पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते वो व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजाचाच ब्राह्मणाला देईल श्यामने आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वागनिश्चय जेव्हा करीतात तेव्हा हुभय मंडपात वधूवर दक्षिणा वाटतात आपल्या आईपती आयपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लगनाला जेव्हा मंडळी जात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींच्याजवळ बसलेली असली तर हे शिक्षण आपापच त्यांना मिळते अरे आपण नाही हो हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलिकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण आपापलेलो आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतून जपानी एजंट शिगारेट वगैरे फुकट वाटतात व वा श्रीमंतही त्या फुकेट शिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहे श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषधे घेतील श्रीमंताची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करीतात दारिद्र्याचा व दासशाचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळूच चिमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो ओ मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावायास गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करीतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कोठले रे पैसे मी म्हटले शेवंती वांगनिश्चयाचे लग्नात मिळाले आई एकदम ओशाळली तिचे तोंड मलान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का का आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे बेड्या तू का हात पुढे करायचा तू त्या डोंगरांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले नाही त्यांना आमची किव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून मरण करुणास्पद व दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्यदृष्टीने ती पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले मी काकुळतीस येऊन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यावयाची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकवतात धार्मिक कामे करतात त्यांना शेध नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेती शेतीभाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का कि नजा ने ब्राह्मणास खूब धन दिले ते धन ब्राह्मणा वटेत दुसरना वाटू दि ऋषी घरी किती मुले शिकाव राहत अपन गृहस्थ अपन दक्षिणा घेव नए तू पुनः हाथ पुढ़ करू नकोस रोहिदास पानपोई से पानी प्याय नहीं गृहस्था ने जगह दयावे जगापासन आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून गडी राहत होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंधे होत असतो दिनवाणे होत असतो दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाणे जगणे हे पापच आहे ताठरपणाने उन्मत्तपणाने जगणे हेही पापच जगाचे मिंधे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले धनाढ अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुअर हे होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याचा आता खाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावून पडून मेला वर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे देतो घेतो तो नरका जातो आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाणा असतो व आपण आयटीत असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या कपडे धुऊन घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगिनास पोचण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम ह्यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी त्याने झरण्या म्हणजे फाऊंटन पेन चॉकलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीस जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देताई। ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलश्य मिधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हायचा या दुर्गुणांना यन्सीतही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला विचार विचारक्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथ एकही हात पुढे आला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळशाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्या गिरद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या समावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत उन्हातानात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडू आला मलमूत्र ने भंगी मेलेली गुरे फाड़नारा ढोर वहाना बधनारा सांभार ये सारे आयतेखाऊ लोकपेक्षा पवित्र है श्रेष्ठ है कहीं तरी निर्माण करा विचार करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा कहीं मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा तरच चा तुम्हाला अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाज समाज समाजपोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्यास दे हे शिकविले